पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाक तेरावा तपकिरीचे डबे हरवली कोरेगावाकडे प्रयाण याच वर्षी फिरत फिरत आम्ही सातारा जिल्ह्यात गेलो त्या दिवशीचा मुक्काम कोरेगावी करण्याचे ठरले होते बैलगाड्या रात्रीच पुढे निघून गेल्या होत्या आम्ही मात्र नित्याप्रमाणे सकाळी उठून घोड्याच्या गाडीत बसून निघालो रात्री उतरलेल्या मुक्कामी चांगले पाणी नसेल तर वाटेत नदी किंवा चांगला ओढा लागेल तेथे ते प्रातरविधी उरकून घेण्याची चाल असे कोरेगावच्या अलीकडे वसना नदीवर आम्ही सर्वांनी प्रातरविधी उरकले आज उशीर झाला होता म्हणून जवळ असलेल्या डब्यातून आम्ही दोघांनी थोडेसे फराळचे खाऊन बाकी राहिलेले फराळाचे शिपाई व कोचमन यांच्या स्वाधींकडून तिकडे जाऊन खा व डबा गासूनाना असे मी सांगितले इतक्याच सांगितले की आज उशीर झाल्यामुळे चालणे झाले नाही तर असा थोडा सडकेने पुढे होतो ती माणसे आली म्हणजे तू गाडी जोडवून लवकर ये छंद हरवला पुढे जाणे झाल्यावर मी करमणुकी करता म्हणून तेथे असलेल्या घोड्याचा चाबूक हातात घेऊन जवळच एक आंब्याचे ठेंगणे झाड होते तेथे गेले व चापकाने दोन तीन फटकारे मारले त्यात पाच पंचवीस कऱ्या पडले, पण तेवढ्याने तृप्ती न होता आणखी पडाव्यात म्हणून जोराने जो फटकारा मारला त्या सरशी चापकाचा बारीक शेवट हातातील छंदाला अडकून चापकाच्या जोराने छंदवर उडून गेलेला लागलीच समजून आला पण वरून तो कोठे पडला हे दिसले नाही मी आणि शिपायांनी झाडाखाली आसपास पुष्कळ शोध केला पण आमचा शोधणाराच की काय त्याचवर सुकून पाय पडून तो वाळूत गेला किंवा झाडावरच कोठे अडकून राहिला काय झाले कोणजाने पुष्कळ शोधला पण सापडला नाही खरा इतक्यात गाडी तयार होऊन आली तीत बसून मी पुढे चालले आता जवळ काय सांगावे छंद काय वाटेल आपण आंबे काढण्याचा लोप धरला हे चांगले केले नाही असा पश्चातापहून भीती वाटली इतक्यात एक मील गाडी आली तरी स्वतःची गाठ पडली नाही तेव्हा मी घाबरले व माझ्या वेडेपणामुळे व नादिष्टपणामुळे स्वतःला अशा उन्हाच्या वेळी कितीतरी चालावे लागले याबद्दल मला फार वाईट वाटले पण उपयोग काय दुसऱ्या मैलावर स्वतःची गाठ पडली व गाडीत बसणे झाले गाडी चालू झाल्यावर आज माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे वगैरे छंदाची हकीकत मी सांगितली सर्व ऐकून घेतल्यावर बऱ्याच वेळाने मी शांतपणाने म्हटले लोकांचे आंबेतून विचारता पाडलेस हे वाईट केलेस याबद्दल तुझी तुला शिक्षा व्हावी व वा आठवण रहावी की पुन्हा असे करू नये म्हणून तुझा छंद हरवला मी त्या छंदाचा शोध करणार नाही वो पुन्हा नवाही करणार नाही म्हणजे आठवण राहील पाऊनशे रुपयांचे लोणचे हे बोलणे अगदी नेहमीसारखे चालले होते पण ही गोष्ट आवडली नाही असे मुजरेवरून दिसत असल्यामुळे हे साधे वाचणारे बोलणे मला शिक्षेसारखे वाटले जास्त राग येण्यास जागा होऊ नये म्हणून मी तो सर्व दिवस आपल्या नित्याचे काम न चुकता खिन्न मनाने करीत होते रात्री जेवावेस बसल्यावर नेहमीसारखे पण ब्राह्मणाला हाक मारून म्हटलं बजाबा आज सकाळच्या पाऊनशे रुपयांचे लोणचे वाढावयास तरी आण जिन्न सरवणे म्हणजे सावधपणा कमी तो बिचारा काय आणल एवढेसे तोंड करून उगीच उभा राहिला लोणचे केले होते कोणी कळऱ्या सकाळपासून जागच्या जागी पडल्या होत्या सकाळपासून त्या आंब्यांकडे नुसते पाहणे देखील शिक्षेप्रमाणे वाटे कोणीच काही बोलत नाही व लोणचे कोणी आणी नाही हे पाहून मला सांगितले दुसऱ्या गोष्टी जाण्यात ठेवाव्या पण छंद हरवला यात इतके खिन्न होण्याचे कारण नाही माझ्याकडूनही आज तुझ्यासारखीच गोष्ट घडून आली आहे आज दुपारी माझी तपकिरीची डबी कोठे पडून हरवली माझा एक जिन्न हरवला वा तुझा एक हरवला तू म्हणशील ती जस्ताचीच होती तिची किंमत काय किंमतीचा विचार यावेळी न करता उपयोगाचे दृष्टीने माझा जिन्न जास्त होता कारण त्या वाजून अडेल जिन्नस हरवणे म्हणजे सावधपणावं हुशारी कमी एवढा दोष येतो तो, तो न जपावे हे बरे पण त्या वाचून सगळा दिवस इतके खिन्न का व्हावे हसून खेळून समाधानाने राहावे म्हणजे दुसऱ्यालाही बरे वाटते झाले यावर पुन्हा त्या हरवलेल्या जिन्साबद्दल नावही काढले नाहीत